विषय मनात आले की भगवंताची आठवण करावी भगवंता माझा भोग बरा कर असे आपण जर त्याला म्हटले नाही तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल भगवंताच्या स्मरणात आनंद आहे आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करू नये भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये घरादाराला रात्रीच्या वेळी आपण पहारा ठेवतो चोर येतील त्यावेळेस सावध राहतो तसेच संधीच्या वेळेस भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे सावध राहणे नसेल त्याने अखंड सावध राहावे तिथे भगवंताची आठवण ठेवून द्यावी अंत्यमती सागती अशी आपल्यात म्हण आहे जन्मात जे केले नाही ते मृत्यूच्या वेळेला कसे आठवता येईल एवढ्याकरता भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे भगवंताचे नाम हे औषध समझावे, भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल औषध मात्र थेम थेंब -थें आणि सतत पोटात गेले पाहिजे नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो योगच आहे आणि त्या एकाशी योग साधणारा तो योगी समजावा एकाच ठिणगी सबंद कापसाचा नाश करायला समर्थ असते त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते आपण त्या आवडीने तळमळीने भावाने घेत नाही त्यात नामाचा काय दोष नामाची भावना वाढवणे हीच उपासना एखाद्या आईला सांगितले की तू मुला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करू नकोस तर ते जसे शक्य नाही त्याप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हंटले तरी टाळता येणार नाही एक वेळ भजनाला देहबुद्धीची झळ लागेल पण नामाला ती नाही हे लक्षात ठेवावे मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमेरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल खरोखर भगवंताच्या नामाची तळमळ मनापासून लागायला हवी तेरा कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते यात शंकाच नाही भगवंतापासून वेगळे न राहणे त्याचे विस्मरण होऊ न देणे त्याच्या स्मरणात राहणे त्याच्या नामात राहणे यातच खरे समाधान शांती आणि सुख आहे खरे सांगतो मी मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे आपण नामात राहावे आणि दुसऱ्याला नामास लावावे संसारात न्यून पडू देऊ पण भगवंताला विसरू नये भगवंताच्या स्मरणात स्वतःच विसरावे सर्वाभूती नम्र होणे हाच अभिमान घालवण्याचा उपाय होय इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने सापते हाच या युगाचा महिमा आहे मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले की आपण त्यावर भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे म्हणजे विषय आपोआप नाहीसा होईल